आता पर्यंत आता काय करते तू अरे काय डॉक्टर कडे तुला घेऊन जाणार आहे नंतर आपला तुझ्या तुझा खोबराव असं काय करतो तुला डॉक्टर कर डॉक्टर काय राक्षस डॉक्टर काय राक्षसारखं अरे डॉक्टर तुला डॉक्टरवाला राज्यात बरं असतो पण ते तर कसाही असतो अजित काय झालं तुझ्या आता बर बर तयारी काय कसली तयारी करणार तुम्ही कसली तयारी करणार तुम्ही दिली नाही aidar a kalaa dakkar gara araa araa araa araa araa araa araa बर नाही का वाटणार तुला आता कसं वाटत लोकांना घेऊन जातो ना मार वाटणार का बोलक माझे डॉक्टर म्हणणे झालं असत म्हणजे समजलं असत आता आता किरायचं तुम्हाला काय लागेल अरे बाबा रे बाबा रे किती आलो रे अरे बाबा वाटेल रे बर बाबा वाटेल बरं वाटत राहा बरे वाटेल बरे वाटेल रे बर तुम्हाला काय बरा वाटेल तिकडे आजू होतात मारायला लागला मारायला लागेल उड्या मारायला लाग नाही अरे तू आता काय करतो शिरा घालायचं चिरा घाय लागत नाही हा काय बा आता कस वाटत तुला तुला काय आहे बरे आहे दहादर बाबा बरे आहे तू कसं घालता तुला पण आहे म्हणाल भात नाही खायचा म्हणून मग काय खाणार आहे तू तू भात नाही म्हणून डागदर म्हणाल जिररा खायचा म्हणून जिररा मी जिररा आहे मी नाही जायचं महाराज बऱ्याच पर्यंत आता तर जाऊ शकतो जर मला चोखी नाही तीनच्या चहाच्या घ्यायला जरूर देतो डॉक्टर म्हणाल चहा घ्यायला चहा चहा मात्र घ्या